नमस्कार कथा रणा गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक दोन हत्ती आणि कुत्र्याची मैत्री खूप पूर्वीची गोष्ट आहे काशी मध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा राज्य करत असे त्याच्याकडे एक हत्ती होता माहूत त्या हत्तीची प्रेमाने देखभाल करत असे माहूत रोज सकाळी हत्तीला आंघोळ घाली आणि मग त्याला खायला देई माहुताचा कुत्रा सुद्धा रोज तिथे येत असे हत्ती आणि कुत्रा रोज एकत्र जेवायचे थोड्याच दिवसात हत्ती आणि कुत्र्याची छान दोस्ती जमली हत्ती नेहेमी कुत्र्याची वाट पाहायचा कुत्रा आला नाही तर हत्ती काही खायचा नाही कुत्रा पण हत्तीशी खूप खेळायचा त्याच्या सोंडेवर चढून झोके घ्यायचा एक दिवस माहुताला पैशाची फार गरज होती म्हणून त्यांनी आपला कुत्रा विकून टाकला कुत्र्याला खूप वाईट वाटलं पण तो विचारा करणार काय मुकाट्यानी आपल्या नव्या घरी निघून गेला आपला मित्र दिसत नाही म्हणून हत्तीला फार उदास वाटू लागलं त्यांनी खाणं पिणं सोडून दिलं अंघोळीलाही जायना दिवसभर नुसताच बसून राहू लागला हत्ती, का खात पीत हत्ती, हत्ती, हत्ती काही खात पित नसल्याची बातमी राजापर्यंत पोचली राजाने हत्तीची विचारपूस करायला एका मंत्र्याला पाठवली हत्ती जवळ जाऊन मंत्र्यांनी त्याची तपासणी केली हत्तीला काहीच आजार नव्हता मंत्र्यांनी विचार केला की ह्याला नक्कीच कसली काळजी लागलेली असणार मंत्र्यांनी आसपासच्या लोकांकडे चौकशी केली लोकांनी सांगितलं की कुत्रा निघून गेल्यापासून त्या दुःखामुळेच हत्ती उदासे कुत्रा गेला त्या दिवसापासून हत्तीने खाणं पिणं सोडलंय ही गोष्ट मंत्र्यांनी राजाला सांगितली राजानी लगेच ढोल वाजवून दवंडी पिटवली की ज्याच्याकडे माहुताचा कुत्रा असेल त्यांनी त्याला लगेच सोडून द्यावं ज्यांनी माहुताकडून कुत्रा विकत घेतला होता त्यांनी दवंडी ऐकली मग काय राजाची आज्ञा ऐकल्याबरोबर त्याने कुत्र्याला बांधलेली दोरी कापून ठाकली कुत्रा उड्या मारत धावत पळत हत्तीकडे गेला दोन्ही मित्र एकमेकांना पाहून अगदी खुश झाले हत्तीने आपल्या सोंडेनी कुत्र्याला उचललं आणि डोक्यावरच बसवलं त्याच्या डोळ्यातून आनंदाने अश्रू वाहू लागले माहूत पळत पळत जाऊन हत्तीसाठी खाणं घेऊन आला हत्तीने पहिल्यांदा कुत्र्याला भरवलं आणि मगच आपण खाल्लं अशी होती हत्ती आणि कुत्र्याची मैत्री याची गोष्ट